पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एक्क्याऐंशी वे प्रार्थना प्रवचन जुलै सत्तावीस एकोणीसशे नवी दिल्ली जुलै सत्तावीस एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनीं भारतात आठशेहून अधिक संस्थाने आहेत त्यातील काही फार मोठी आणि काही फार लहान आहेत इतक्यातच संस्थानिकांना दिल्लीला बोलावले आतापर्यंत संस्थाने ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षण क्षेत्राखाली काम करत होती परंतु आता ति संरक्षण काढून घेण्यात आल आह व्हाईसराय त्यांच्याशी अतिशय सौजन्यपूर्वक बोलल त्यांचे भाषण मला आवडले। तुम्ही एकतर भारतात वा पाकिस्तानमधील व्हाव असा सल्ला त्यांनी संस्थानिकांना दिला त्यांचे भाषण थोडक्यात होत त्यांनी आपल्या दीर्घ भाषणात संस्थानातील जनतेचा उल्लेखसुद्धा क्ला नाही या त्यांच्या भाषणातील गोष्टींनी मी दुखावलो ब्रिटिश सरकारचंबंध संस्थानांच्या संस्थानिकांशी होते संस्थानातील जनतला त्या संबंधात कुठेही स्थान नव्हतं यामुळे ब्रिटिशांचे श्रेष्ठत्व जेव्हा संपले व ब्रिटिश सरकारचा हस्तक्ष संपला तेव्हा संस्थाने कायदेशीरपणे स्वतंत्र झाली परंतु असे असले तरी शासकांचे काही कर्तव्य आणि जबाबदारी असतात संस्थानातील जनतेवर बंदुकीच्या धाकावर राज्यकर्ता येऊ शकत नाही आणि ब्रिटिशांकडून यापुढे त्यांना संरक्षण मिळू शकणार नाहीत कोचीन सारख्या काही मोठ्या संस्थानांचे उदाहरण घेऊ या त्याला फार मोठा समुद्रकिनारा मिळाला आहे आपल्या संरक्षणाकरता ते सर्व जगाशी करार करू शकत नाही आणि ही गोष्ट त्यांच्या निदर्शनास आणून देणी व्हाईसरायचे कर्तव्य होते व्हाईसरायनी आपल्या भाषणात संस्थानातील लोकांचा उल्लेख केला असता तर मला आनंद झाला असता माझा जन्म काठेवाड संस्थानात झालेला असल्यामुळे संस्थानाची प्रजा म्हणून या विषयावर मला काही बोलण्याचा अधिकार आहे पूर्वी संस्थानिकाला दिवाण नेमण्याकरता बराच पैसा द्यायचा असेल तर ते त्याला व्हाईसाईची परवानगी घ्यावी लागायची त्यांना असे करणे अर्थातच आवडत नसे यामुळे आता जर ते ब्रिटिशांच्या संरक्षणापासून वंचित झाले असतील तर ते आता ब्रिटिशांच्या दडपणापासूनही मुक्त झाले आहेत परंतु आता त्यांच्यावर त्यांच्या जनतेची दडपण आहे यामुळे संस्थानिकांना शासक म्हणून राहायचे असेल तर ते जनतेचे सेवक म्हणूनच राहू शकतात प्रशासनाच्या कामात त्यांनी आपल्या प्रजामंडळाचा सल्ला आणि सहकार्य घ्यायला पाहिजे हे खरे आहे की प्रजामंडळाला प्रशासनाचा कामाचा अनुभव नाही परंतु केंद्रीय सरकारच्या नेत्यांनाही प्रशासनाचा पूर्वानुभव नाही याचा अर्थ असा नाही की शासकांनी वीस पंचवीस लोकांना नामित करून त्यांना प्रजामंडळ म्हणून संबोधायचे त्यांना जे काही करायचे आहे ते त्यांनी ते प्रामाणिकपणे करावे पाकिस्तान वा भारतीय संघराज्यात त्यांच्या सामील होण्याबद्दल बोलायचे तर त्यांच्या भौगोलिक स्तराला महत्व दिले पाहिजे गुजरात व वा काठवाडमधील संस्थान स्वतःचे सामिलिनीकरण बंगालमध्ये करू शकत नाही अशा प्रकारे भौगोलिक मदांकडे संस्थाने दुर्लक्ष करू शकत नाहीत ब्रिटिशांकडे इतक्या दीर्घकाळापासून जे आधिपत्य होते ते आता भारत व पाकिस्तानकडे हस्तांतरित झाले नाही असे ब्रिटिश म्हणाले नाही ही, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहा यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकरता समस्या कठीण झाली आह संस्थानिकांची आता परीक्षा आहमी सांगायला पाहिजे ते सत्ताधारी लावू शकतात परंतु वास्तवात त्यांनी जनसेवकच राहायला पाहिजे व्हाईसराने माझ्याकडे काही तक्रार केली म्हणून वा जवाहरलाल वा राजेंद्र बाबू यांनी काही सांगितले म्हणून मी असे म्हणत नाही सत्य हे आहे की भारत सरकार व पाकिस्तान सरकार पुढे काय करणार आहे याकडे आता जनता पाहत परंतु संस्था लोकांची दुरावस्था का येऊ घातलेल्या स्वातंत्र्यामुळे ते खुश आहेत काय स्वातंत्र्यदिनाचा सोहळा ते साजरा करतील काय माझ्याबद्दल बोलायचे तर मी त्या दिवशी उपास करीन आणि हे देवा आता भारत स्वतंत्र झाला आहे तर त्याचा आता विनाश करू नकोस अशी प्रार्थना करीन देशाचा एक चतुर्थम क्षेत्रफळ संस्थानांचे आहे संस्थानांमधील 15 कोटी प्रजा 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करील काय यापुढे आम्ही जनतेचे सेवक राहू असे जर संस्थानिकांनी जाहीर केले तर सर्व काही ठीक होईल तसे झाले तर ते जो महसूल गोळा करतील तो जनतेच्या उन्नती करता असेल ते तो महसूल दहा पटीने परत करतील परंतु असे ते पशाच्या स्वरूपात नाही तर शाळा रुग्णालय रस्ते बागा आणि सार्वजनिक क्रीडांगणाच्या स्वरूपात करतील जवाहरलाल आणि सरदार यांनी व्हाईसळेच्या भाषणाबद्दल कोणतेही भाष्य केलेले नसले तरी मनातून ते त्याबद्दल फारसे खुश असू शकत नाही परंतु आपण आपल्या अंतकरणात विषका राहू द्यावे तो असा खेळ आहे की ज्यात आपण आपली सर्व पाने टेबलवर पसरून ठेवायची असतात जेव्हा आपल्या अंतकरणात कोणतीही विषारी भावना नसेल तेव्हाच खरे अर्थाने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून 15 ऑगस्ट साजरा करू शकू प्रकरण ब्याऐंशी प्रार्थना प्रवचन जुलै अठ्ठावीस एकोणीसशे नवी दिल्ली जुलै अठ्ठावीस एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींनो आज मी काही प्रश्नांची उत्तरे देईन प्रश्न पंधरा ऑगस्ट नंतर दोन देशात दोन काँग्रेस असतील की केवळ एक की एकही एक काँग्रेस असणार नाही उत्तर मला असे वाटते की त्यावेळी काँग्रेससारख्या संघटनेची अधिक गरज असेल तिच्या कार्यक्रमात बदल केला जाईल यात काही संशय नाही काँग्रेसने द्विराष्ट्र सिद्धांत काही मूर्खपणाने स्वीकारलेला नाही संपूर्ण देशात एकच काँग्रेस असेल भारताची फाळणी म्हणजे काँग्रेसची फाळणी असा होत नाही भारताची दोन सर्वभौम देशांमध्ये फाळणी झाली याचा अर्थ भारत दोन राष्ट्र आहे असा अर्थ होत नाही समजा की एखाद दुसरे संस्थान भारतीय संघराज्यावर राहिले तर काँग्रेस तेथील प्रतिनिधींना काँग्रेसमधून बाहेर काढेल काय आपल्या हिताकडे अधिक लक्ष दिले जावे अशा संस्थानातील लोकांची अपेक्षा राहणार नाही काय यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या अर्थातच बऱ्याच मोठ्या असतील आणि त्यातील काही सोडवणे अधिक कठीण होते परंतु तरीही काँग्रेसचे दोन भागातुकडे करण्याचे काहीही कारण दिसत नाही त्या करता अधिक चातुर्य अधिक गंभीर विचार आणि कितीतरी जास्त धाऱ्याने काम करण्याची व निर्णय घेण्याची गरज असेल प्रश्न आता काँग्रेस सांप्रदायिक संघटना होईल काय ज्या अर्थी मुसलमान स्वतःला वेगळे राष्ट्र समजतात त्या अर्थी आपण स्वतःला प्रांजळपणे हिंदू भारत म्हणायला पाहिजे व देशावर हिंदुत्वाचा खोलवट असा उमटवला पाहिजे अशी मागणी जोरात होत नाही काय उत्तर या प्रश्नातून अभावितपणे घोर अज्ञान दिसून पडत आहे काँग्रेस हिंदूंची संघटना कधी होऊ शकत नाही जे तिला अशी करायचा प्रयत्न करतील ते भारताची आणि हिंदुत्वाची फार मोठी हानी करतील भारत कोट्यावधी लोकांचा देश आहे परंतु त्यांचा आवाज ऐकला जात नाही दोन राष्ट्रासंबंधी तावा बोलणारे लोक केवळ शहरात राहणारे आहेत त्यांचा आवाज म्हणजे देशातील कोट्यवधींचा आवाज असे समजण्याची चूक आपण करू नाही याशिवाय भारतातील मुसलमानांनी आम्ही भारतीय नाही असे कधीही म्हटले नाही आणि हिंदू धर्मात कितीही दोष असले तरी त्याने वेगळेपणाला कधीही प्रोत्साहन दिले नाही विविध धर्माचे अनुसरण करणाऱ्या लोकांच्या मिश्रणाने भारत हा देश बनला आहे आणि ते सर्व भारताचे नागरिक आहेत आणि कोणत्याही वर्गाला दुसऱ्या वर्गावर जुरूम करण्याचा अधिकार नाही तलवार या संख्येद्वारे मिळवण्यात आलेली शक्ती खरी शक्ती नसते सत्य ही खरी शक्ती आहे प्रश्न पाकिस्तानच्या ध्वजाबद्दल मुसलमानेतरांनी कोणती भूमिका घ्यावी उत्तर पाकिस्तानचा ध्वज काहीही काळाकरता तरी मुस्लिम लीगचा ध्वज असेल मुस्लिम लीग जर इस्लामचे प्रतिनिधित्व करत असेल तर मग जगातील सगळ्या मुसलमानांचा एकच ध्वज असला पाहिजे आणि जे लोक इस्लामचे विरोधक नाहीत त्यांनी त्या ते ध्वजाचा आदर केला पाहिजे इस्लाम हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म यांचे ध्वज मला माहीत नाही जर पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमधील सगळ्या लोकांचे प्रतिनिधित्व करत असेल तर मग त्याचा कोणताही रंग असला तरी मी त्याला वंदन करीन आ आणि तसेच तुम्ही करायला पाहिजे वेगळ्या शब्दात हे दोन सर्वोम राष्ट्र परस्परांचे शत्रू होऊ शकत नाही दक्षिण आफ्रिक राज्य भारतासंबंधी कोणती भूमिका घेत याकडे मी बारकाईने आणि त्याहूनही अधिक भीतीने पाहत अजूनही दक्षिण आफ्रिकल गोरे एकाच डब्यात भारतीयांबरोबर प्रवास करण्याला नकार देतात काय प्रकरण त्र्याऐंशी प्रार्थना प्रवचन जुलै एकोणतीस एकोणीशे सत्तेचाळी नवी दिल्ली जुलै एकोणतीस एकोणीसशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनीं आज मला तुमच्याशी अनेक महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत मी काश्मीरला जावे असे मला सांगण्यात आले आह मला विशत तिथे जाण्याची इच्छा नाही आणि असू नाही हिमालयाच्या शिखरांनी घेरलेले ते सुंदर स्थळ आहे परंतु जगात अनेक इतर सुंदर ठिकाणी आहेत आणि अनेक पवित्र स्थळे आहेत एकेकाळी मला काश्मीरला जावसेही वाटत होते काश्मीरच्या महाराजांनी मला आमंत्रण दिले होते एकोणीसशे अडोतीस साली आणि सर गोपालस्वामी अय्यंगार त्यांचे प्रधानमंत्री होते परंतु ईश्वराची इच्छा असेल तेव्हाच मी काश्मीरला जाऊ शकतो काही दिवसांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांना काश्मीरमध्ये स्थानबद्ध करण्यात आले होते जून एकोणीसशे शेचाळ मध्ये पहा जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेल्या उत्तराचा मसुदा जून एकवीस एकोणीशे शे आणि प्रार्थना प्रवचन जून बावीस एकोणीसशे शेचा तेव्हा आपल्याला इथे त्यांची गरज होती मौलाना आझाद काँग्रेसचे अध्यक्ष होते जवाहरलालनी काश्मीरमधून परत यावे अशी त्यांची इच्छा होती लॉर्ड वेवेल यांना सुद्धा जवाहरलालची सल्ला मसलतीकरता गरज वाटत होती आणि व्हवेल आणि मौलाना साहेब हे दोघेही चिंतित होते त्यानंतर मौलाना जवाहरलालला निरोप पाठवून कळवले की तुम्ही हाती घेतलेले कार्य काँग्रेसचे कार्य आहे आणि काँग्रेसला तुमची गरज असताना शिस्त म्हणून तुम्ही परतने तुमचे कर्तव्य आहे जवाहरलालनी हे मान्य केले परंतु मी परत काश्मीरला जाईन असे ते म्हणाले मौलाना म्हणाले की हे प्रकरण आपण नंतर घेऊ शकतो आणि आवश्यकता पडली तर ते मला पाठवू शकतात मी सुद्धा जवाहरलाला सांगितले की नंतर तुला हे करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही आता सरकार बदलली आहे व्हाइसरा बदलली आहे मी म्हणालो की जवाहरलाल जे करत आहे त्यात अडथळा येऊ नये म्हणून मी काश्मीरला जाण्याकरता तयार आहे परंतु त्यात कितीतरी गुंतागुंत आहे आणि मी म्हणालो की व्हाईसरायनी मला जाण्याचा सल्ला दिला तरच मी जाईन व्हाईसरायनी त्याच दिवशी आधी दिलेल्या मुलाखतीसंबंधी व्हाईसरायनी पाठविलेली चिठ्ठीकरता पहा परिशिष्ट लॉर्ड माउंटबँडन यांचे गांधीजींच्या मुलाखतीसंबंधी केलेले टिप्पण जुलै एकोणतीस एकोणीसशे मला सांगितले की ते स्वतःच काश्मीरला जाणार आहे आणि यामुळे मी काश्मीरला जाण्याचा बेस स्थगित करू शकतो यामुळे मी गेलो नाही आणि आता परिस्थिती अशी आहे की एकत मी अथवा जवाहरलालने काश्मीरला जायला पाहिजे ते जाऊ शकत नाही इथे त्यांच्याकरता कितीतरी काम आहे काश्मीरचे वातावरण अर्थातच फार चांगले आहे आणि जर ते तिथे गेले तर त्यांची प्रकृती सुधारेल परंतु तिथे अजून कितीतरी समस्या आहे अंतर्गत सरकार जर काश्मीरची सहल करत असेल तर काश्मीरचे भारतात विलिनीकरण करण्याचा ते प्रयत्न करत आहे असा त्याचा अर्थ केला जाईल यामुळे मी तिथे जाणे उचित होईल काश्मीरला महाराज आहेत आणि महाराजांची प्रजाही आहे भारतात सामील व्हायची की पाकिस्तानमध्ये यासंबंधी मी महाराजांना सल्ला देणार नाही माझा हा हेतू नाही संस्थानाचे खरे सार्वभौम अधिकारी संस्थानाची जनता असते सत्ताधी जर जनतेचा सेवक नसेल तर तो, तो खरा सत्ताधीश नसतो माझीही श्रद्धा आहे आणि ब्रिटिशांनी भारताचे सत्ताधारी असल्याचा दावा केला होता परंतु मी त्यांना सत्ताधी म्हणायला नकार दिला आणि म्हणूनच मी बंडखोर झालो आता ते भारत सोडायच्या बत्तात आह जे सत्तेवर आले आहेत, आलआआहे जनतेच्वक होण्याच मान्य कलि आह आता त्यांना विचार वाणी आणि वर्तन या सर्वातून जनतेच्वक व्हायचे आह माउंट बॅटची नियुक्ती राजाने क्लि म्हणून तिथे महाराज्यपाल होणार नाही तर आपण म्हणजे आपल्या अंतरिम सरकारला त्यांना महाराज्यपाल करण्याची इच्छा आहा म्हणून तहाराज्यपाल होणार आहेत एखाद्या हरिजन मुलीला महाराज्यपाल कराव असा माझा विचार होता आपल्याला संस्थानिकांशी वाटाघाटी करायची आहे आणि इतर अनेक समस्यांकडे लक्ष द्यायचे असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत हे शक्य नाही हे मी समजू शकतो होय जेव्हा लोकशाही राज्याची दृढपणे स्थापना होईल तेव्हा असे करणे शक्य होईल व्हाईसऱ्याच्या संरक्षणाखाली आतापर्यंत काश्मीरचे महाराज हवेत करू शकत होते आता सत्ता जनतेच्या हाती आहे महाराजांची गैरसोय करावी अशी माझी इच्छा नाही काश्मीरमधील पंडित आणि मुल्हा मला कमीत कमी नावाने ओळखतात मी काश्मिरांना भरपूर पैसा दिला आहे काश्मीरमधे शाली तयार करणे कशिदा काम वगैरे हस्तोद्योग चांगलेच विकसित झालेले आहेत चरख्याने सुद्धा तिथे चांगले काम केले आहे काश्मीरचे गरीब लोक मला ओळखतात तुम्हाला पाकिस्तानमध्ये सामील व्हायचे आहे की भारतात हे काश्मीरच्या लोकांना विचारले पाहिजे त्यांना जे ठरवायचे असेल ते ठरवू द्या सत्ताधीश काहीही नसतो जनता सर्व काही असते राजा एक ना एक दिवस मरतो परंतु जनता कायम असते हे सर्व मी पत्रव्यवहाराद्वारे का सांगू शकत नाही याचे काही लोकांना आश्चर्य वाटते परंतु असं असलोआखालीचे कामही मला पत्रव्यवहराद्वारे करता यायला पाहिजे मी काश्मीरमध्ये असेन तेव्हा मला सार्वजनिक स्वरुपात काहीही करायचे नाही एवढ़च नाहीतर प्रार्थना जरी माझ्या जीवनाचा भाग असला तरी मी सार्वजनिक प्रार्थनाही करणार नाही आता माझा सल्ला आहे की पंधरा ऑगस्टला आपण उपवास आणि प्रार्थना करावी शोक करायचा माझा हेतू नाही असं मी म्हणू शकेन परंतु आपल्याजवळ अन्नधान्य आणि कपडे नाहीत ही निश्वितच दुःखाची गोष्ट आहे माणसे माणसांना मारत आहेत मारले जाण्याच्या भीतीने लाहोरमध्ये लोक घराबाहेर पडत नाहीत आज अशी कोणतीही परिस्थिती नाही की जिचा आपण आनंद मानावा आणि मेजवान्या जोडाव्या सहा एप्रिल एकोणीशे एकोणीसला संपूर्ण देश जागा झाला होता परंतु त्या दिवशी कोणताही समारंभ करण्यात आला नव्हता त्यावेळी हिंदू मुसलमान आणि सर्वांना उपवास प्रार्थना आणि कथाही करायला सांगितले होते सहा एप्रिलला जी उत्तेजना पाहायला मिळाली होती ती कदाचित आपल्याला परत पाहायला मिळणार नाही आज तर लोकांना उपवास करणे अधिक आवश्यक आहे लाखो लोकांची उपासमार होते आहे एकवेळ अशी होती की टिळक स्वराज्य फंड करता एक कोटी रुपये गोळा करणे कठीण होते आपल्या हातात सत्ता नव्हती आज आपल्या हातात अनेक कोटी रुपये आहेत आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे अशा वेळी आपण नम्र नसलो तर काय होईल पंधरा ऑगस्टला जर गोडधोड केले आणि अदाशीपणे खाऊ लागलो तर सोळा ऑगस्टला राजेंद्रबाबू काय करतील ते लोकांना काय खाऊ यामुळेच मी म्हणतो की आपण तो दिवस उपवास प्रार्थना आणि कताई करूनच साजरा केला पाहिजे होय आपण शोक करायला नको प्रकरण चौऱ्याऐंशी प्रार्थनत भर घालण्याविषयी ऑगस्ट पाच एकोणीश सत्त ह नोंदी या शिक्षकाखाली प्रकाशित झाल होत श्रीनगरमधवलख्या तीन दिवसात मला थांबवण्यात आलखा लाला किशोरीलाल यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडमध जरी मी प्रार्थना कली तरी कोणतेही भाषण दिल नाही असे मी दिल्लीहून निघण्यापूर्वीच मी जाहीर केले होते परंतु श्रोत्यांमधील काहींनी मला प्रश्न पाठवले आहेत एक होता काल संध्याकाळच्या तुमच्या प्रार्थना सभेत मी हजर होतो तिच्यात तुम्ही दुसऱ्या समुदायाच्या दोन प्रार्थना म्हणाला असे करण्यामागील तुमचा हेतू तु काय आणि धर्माचा तुमचा अर्थ काय हे मला कळू शकेल काय काही वर्षापूर्वी रैहाना तै्यबजी अब्बास तय्यबजींची मुलगी भगवान कृष्णची भक्त यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे मी कुराणातील काही आयतींचा प्रार्थनेत समावेश केला होता त्यावेळी त्या, त्या सेवाग्राम आश्रमात राहत होत्या तसेच डॉक्टर गिल्डर यांच्या आग्रहकारातर मी पारशी लोकांच्या प्रार्थनेच्या पाठाचा समावेश प्रार्थनेत केला आगाखाण पॅलेसमध्ये स्थानबद्ध असताना उपवास सोडल्यानंतर मार्च तीन एकोणीसशे पहा एकवीस दिवसांचे उपोषण सोडल्यानंतरचे भाषण मार्च तीन एकोणीशे ते प्रार्थना म्हणत असत माझे मत आहे की ही जी भर घालण्यात आली आहे त्यामुळे प्रार्थनेची गुणवत्ता अजून वाढली आहे पूर्वीपेक्षा जास्त मोठ्या समुदायाच्या अंतकरणापर्यंत ती पोचू लागली आहे त्यामुळे हिंदू धर्माच्या अधिक व्यापक सहनशील प्रवृत्तीचे दर्शन घडत प्रार्थनेची सुरुवात जपानी भाषेतील बुद्ध धर्माच्या प्रार्थनेन का होत हा प्रश्न सुद्धा प्रश्न विचारणारा विचारायला पाहिजे होता प्रार्थनेकरता जे कडवे निवडण्यात आले आहेत त्यामाग एक इतिहास आहा व तो प्रार्थनेच्या पवित्र वातावरणात साजचा सा आह जपानी साधू रेवरी हाशो जेव्हा सेवाग्राम आश्रमामध्यांच्या ते शांततापूर्ण आणि गौरवास्पद आचरणाने ति आश्रमातील सर्व लोकांना प्रिय झाल होत त्यावेळी तनत असलख्खा बुद्ध धर्माच्या प्रार्थनेच प्रतिसाद संपूर्ण सेवाग्राम उठत असत प्रकरण पंच्याऐंशी प्रार्थना प्रवचन ऑगस्ट पाच एकोणीशे सत्तेचाळीस हश्मीर आणि निर्वासित या शीर्षकाखा प्रकाशित झाल होत वाह ऑगस्ट पाच एकोणीशे सत्तेचाळीस गांधीजी म्हणाले की वाह येथील निर्वासितांच्या छावणीला भेट देता आली आणि छावणीतील रुग्णांना पाहता आल तसेच पूंजा साहेबालाही मला दुसऱ्यांदा भेट देता आली याचा मला आनंद होतो छावणीतील प्रतिनिधींशीही गांधीजी बोलले निर्वासितांच्या प्रतिनिधीशी झालखी चर्चेतून उपस्थित झालेल्या मुद्यासंबंधी चर्चा करण्याआधी गांधीजी म्हणाले की मी दोन शब्द काश्मीरसंबंधी सांगेन ते म्हणाले की मी तिथे कोणती जाहीर सभा न घेण्याचा वा जनतेला संबोधायचे नाही असा निर्णय घेतलेला होता परंतु मला कार्यकर्त्यांना भेटता आले ते काश्मीरात होते तेव्हा त्यांच्या तीन दिवसांच्या मुक्कामात त्यांना बेगम साहिबा शेख अब्दुल्ला यांची पत्नी शेख अब्दुल्ला एकोणीसशे ते ब्याऐंशी अध्यक्ष नॅशनल कॉन्फरन्स अध्यक्ष अखिल भारतीय जनता परिषद एकोणीशे ते त्रेपन्न आणि एकोणीशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशी महाराज हरी हरिसिंग आणि प्रधानमंत्री काकासाहेब रामचंद्र काका यांची भिझ झाल शेख अब्दुल्लांची जे निसंशयपणे काश्मीरी लोकांच पुढारी होत भेता येऊ शकली नाही याचा गांधीजींना खद् होत होता पण तिथे शेख साहेबांना भटायला गेलि नव्हत काही असल तरी त्यांना दोन दिवस काश्मीरमधि एक दिवस जम्मूमध जाहीर प्रार्थना घेता आली त्या प्रार्थनांकरता हजारो लोक उपस्थित होते ते म्हणाले की सर्व काही ठीक राहिले तर 15 ऑगस्टला कायदेशीर रीतीने जम्मू आणि काश्मीर हे संस्थान स्वतंत्र होईल ते म्हणाले की मला खात्री आहे की 15 ऑगस्ट नंतर फार दिवस हे संस्थान त्याच अवस्थेत राहू शकणार नाही त्याला एकतर संघराज्यात वाकिस्तानमध्ये सामील व्हावे लागेल काश्मीरमध्ये प्रामुख्याने मुसलमान राहतात परंतु शेख साहेबांनी काश्मीर लोकांना स्थानिक देशभक्तीने बाहारून टाकली आहे। ब्रिटिशांचे सार्वभौमत्व या महिन्याच्या पंधरा तारखेला संप्ल त्यानंतर खरे सार्वभौमत्व सुरु होईल त्याचा संदर्भ काश्मीरी लोकांच्या सार्वभौमत्वाशी होता काश्मीरी लोकांची भाषा एक होती एक संस्कृती होती आणि त्यांना दिसत होत्याप्रमाणे तेथील लोकांमध्यश्मीरी हिंदू आणि काश्मीरी मुसलमान यांना ते सहजी वेगळं ओळखू शकत नव्हत भेटायला आलेल्या प्रतिनिधी मंडळातील फार मोठ्या लोकांना पाहून ति मुसलमान की हिंदू हिओणत्यांना शक्य होत नव्हत ताहीही असल तरी जम्मू आणि काश्मीरमधिकश्मीरच्या लोकांच्या इच्छेला महत्व आह महाराजा आणि महाराणीसाहेब यांनी सत्य मान्य कल ही आनंदाची गोष्ट आह गोर शब्दा ज्याला अमृतसरचा तह मार्च सोळा अठराशिसचा या तहानुसार जम्मू काश्मीरच राज्य निर्माण करण्यात आल होत म्हणता तो वाचण्याचे सौभाग्य मला मिळाले नाही परंतु खरे पाहता ते विक्री खत होते ते 15 ऑगस्टला मृत होईल असे मी समजतो विक्रेचा तत्कालीन ब्रिटिश महाराज्यपाल होते तर महाराज गुलाब सिंग खरेदार तळ संपल्यानंतर ते संस्थान परत ब्रिटिशांकडे म्हणजे इंग्लंडकडे जाईल काय जर ते हिंदुस्थानकडे येणार असेल तर कोणत्या भागाकडे त्यांचे म्हणणे होते की कायद्याच्या बारकाव्यात न शिरता ज्यासंबंधी मला पोह करण्याचा अधिकार नाही सामान्य ज्ञान असे सांगते की काश्मीरी लोकांना काश्मीर आणि जम्मूचे भवित्यभे ठरवले पाहिजे हे जितक्या लवकर केले जाईल तितके बरे जनमत कसे ठरवले जाईल हा योग्य प्रश्न आह हा प्रश्न दोन राज्य महाराजासाहेब आणि काश्मीरी लोकांनी मिळून सोडवायला पाहिजे या चौघांचे जर एकमत झाले तर आणि तरच बराच त्रास टाळता येऊ शक अखेरीस काश्मीर मोठ संस्थान त्याला फार मोठे कूटनीतीविषयक मूल्य आहे कदाचित संपूर्ण भारतात इतके मूल्य कोणत्याही संस्थानाला नसेल इतके काश्मीर करता पुरे आता ते निर्वासितांच्या प्रश्नाकडे वळले वाहच्या छावणीत जवळपास नऊ हजार निर्वासित होते ज्या हिंदू आणि शिख लोकांनी या प्रश्नासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली ते म्हणाले की पंधरा ऑगस्ट येण्याची आम्हाला भीती वाटते गांधीजी म्हणाले की मी तुमच्या भीतीत कोणत्याही प्रकारे सहभागी होऊ शकत नाही आणि मला ती पटतही नाही हे मी कबूल करतो मुसलमानांना त्यांचा पाकिस्तान मिळाला आहे आता त्यांचे पंजाबच्या हिंदूंशी वा शिकांशी भांडण असू शकत नाही जीना साहेबांनी आणि मुस्लिम लीगच्या इतर लोकांनी आश्वासन दिले आहे की पाकिस्तानमध्ये मुसलमाना इतकेच हिंदूही सुरक्षित असतील हे अभिवचन स्वीकारण्याकरता त्यांनी श्रोत्यांना आवाहन केले समजा की त्यांचे आश्वासन खोटे असल्याचे सिद्ध झाले आणि निर्वासितांना वाटणारी भयानकहून भयानक भीती खरी ठरली तर इस्लामच्या विनाशाची सुरुवात असेल मुसलमान नेते अशा प्रकारच्या आत्मघाती करता तयार होतील यावर विश्वास ठेवायला त्यांनी नकार दिला त्यांनी सर्व पुरुष निर्वासितांना भीतीचा त्याग करायचा सल्ला दिला ते म्हणाले की मला जर नोआखालीचा दौरा लांबवता आला असता तर मी तो आनंदाने लांबवला असता आणि वाह येथील निर्वासितांमध्ये पंधरा ऑगस्टला राहिलो असतो असे होऊ शकत नसल्यामुळे तितकीच जरी चांगली नाही तरी त्यांनी एक दुसरी चांगली गोष्ट सुचवली ते जे सांगत होते त्याची टिप्पणी घेतांना श्रोत्यांनी डॉक्टर सुशिला नायर, यांना पाहिले होते त्या स्वतःही पश्चिम पाकिस्तानमधील गुजरात जिल्ह्याच्या होत्या प्रार्थना सभेला येण्याच्या आधी त्यांनी तिच्याशी चर्चा केली होती त्या तशा जरी गांधीजींबरोबर नोवाखालीला जाणार होत्या तरी निर्वासितांना पंधरा ऑगस्ट संबंधीची जी भीती वाटत होती ती दूर करण्याकरता मदत व्हावी म्हणून गांधीजींच्या वतीने निर्वासितांबरोबर राहण्याचा गांधीजींचा सल्ला त्यांनी मान्य केला सुशिला नायरच्या मनात अशी कोणती भीती नव्हती हे त्यांना माहीत त्या होते त्या त्यांच्याबरोबर नोवाखालीला होत्या तसेच त्यांचे भाऊही नोवाखालीत होते तिथे डॉक्टर सुशिला नायरनं गांधीजींनी सर्वाधिक धोका असलेल्या ठिकाणी ठेवले होते आणि आपल्या वैद्यकीय मदतीच्या बळावर त्या हिंदूमध्ये तर निसंशयपणे लोकप्रिय होत्याच पण मुसलमानांमध्येही त्या लोकप्रिय झाल्या होत्या गांधीजींनी जिल्हा आयुक्तांकडून जे मुसलमान होते ऐकले होते की रावळपिंडीच्या आजूबाजूच्या निर्वासितांना भीती वाटावी भी असा कोणताही धोका नाही तिथे राहणाऱ्या मुसलमाना इतकेच त्यांनी स्वतःला सुरक्षित समजावे